श्लोक पहिला श्री भगवान वाच अभय सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित यज्ञ स्वाध्यायस्तर्जवम श्रीकृष्ण म्हणाले निर्भयता शुद्ध सत्वात्मक बुद्धी ज्ञान व योग यांच्या ठिकाणी तत्परता दान दम आणि यज्ञ यज्ञ म्हणजे स्वधर्माणे आचरण स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे आपापल्या अधिकाराप्रमाणे वेदाध्ययन अथवा नामपाठ तप सौजन्य आता तयाची सौजन्युणा माजी धुरेचा बैसणा बैसे तया आकारणा अभय ऐसे आता त्यास दैवी संपत्तीच्या गुणात श्रेष्ठ अशा पहिल्या आसनावर जो बसतो त्या गुणाला अभय असे म्हणतात ऐका तरी न घालूनी महापुरी न घेपे बुडणयाची शियारी का रोगू न गणिजे घरी पथ्याची या तर ज्याप्रमाणे महापुरात उडीच घातली नाही म्हणजे बुडण्याचे भय धरण्याचे कारण नाही अथवा पथ्याच्या घरी रोगाचा हिशेब नाही म्हणजे पथ्याने वागत असता तेथे रोगाचे भय नाही तैसा कर्मा कर्माची मोहरा उठून दोन्ही अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे त्याप्रमाणे विहित व निषिद्ध कर्म यांच्या संबंधाने अहंकाराला उत्पन्न न होऊ देणे अथवा ऐक्य भावाचे पैसे मानुनी आत्मा ऐसे भयवारता देशे दवडणे जे अथवा दुसऱ्या रीतीने अद्वैत भावाच्या विकासाने आपल्याहून दुसरे हे आपला आत्मा आहे असे मानून भयाची गोष्ट हद्दपार करून टाकणे त्यास अभय असे म्हणावे पाणी बुडव ये मिठाते तव मिठाची पाणी आते तेवी आपण जा अद्वैते नाशे भय पाणी मिठाला बुडवायला येते तर मिठच पाणी होते मग त्याच बुडण्याचे भय कसले त्याप्रमाणे आपण अद्वैत रूप झालो असता भयाचा नाश होतो अगा भय येणे नावे बोली हे जाणावे सम्यक आघावे धावणे हे बाबा अर्जुना अभय नावाने ज्याचा उल्लेख केला जातो ते हे समजावे हे अभय म्हणजे सम्यक म्हणजे यथार्थ ज्ञानाच्या बरोबर असणारा व त्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारा शिपाई आहे आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणी जे तरी जळे ना भिझे राखुंडी जैसी आता सत्वशुद्धी म्हणून जिला म्हणतात तीही अशा लक्षणांनी ओळखावी तर राखुंडी जशी जळत नाही किंवा भिझतही नाही का तुटी मागे, माजी अती सूक्ष्म अंगे चंद्रू जा अथवा शुक्ल प्रतिपदेच्या कलेची वाढ घेऊन किंवा अवसेला झालेल्या कलांचा रस मागे टाकून या दोन स्थितीच्या मध्ये चंद्र जसा अतिशय सूक्ष्म रूपाने राहतो नातरी वर्षिया नाही नाही निवडली गंगा जैसी। पूर ओसरला आहे व ग्रीष्म ऋतूतील ओहटीस आरंभ झाला नाही या दरम्यान या दरम्यानच्या काळात गंगेचे स्वाभाविक स्वरूप जसे स्पष्ट दिसते तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडून रजतमाची कावडी भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे त्याप्रमाणे संकल्प विकल्पाची ओढ टाकून आणि रजतमाचे कावड म्हणजे ओझे टाकून आत्मचिंतनाचे प्रेम भोगणारी बुद्धी आपल्या मूळ स्वरूपाने राहते इंद्रिय वर्गी विरुद्ध अथवा भली विस्मयो काही केली नुठी चित्ती वाईट अथवा चांगल्या विषयान इंद्रिय समुदायाने दाखवले असता काही केले चित्ता चलबिचल चल उत्पन्न होत नाही गावा गेली सणी हानी लाभू नवी पती गावाला गेला असता पतिवियोगजन्य मोठ्या दुःखात कितीही नुकसान अथवा लाभ झाले असता जशी पतिव्रता मनावर घेत नाही ते विसत्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्व शुद्धी म्हणे केशी त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची गोडी लागल्यावर बुद्धीने जे पतिव्रतेप्रमाणे आत्मस्वरूपी अनन्य होणे त्या बुद्धीच्या अनन्य होण्याला केशी दैत्यला मारणारे जे भगवान श्रीकृष्ण ते सत्व शुद्धी असे म्हणतात व अशा रीतीने संसाराचा धाक टाकणे याला अभय असे म्हणतात आता आत्म आपुलिया ठाकी हाव भरे। भे आता आत्मप्राप्ती विषयी ज्ञान व अष्टांग योग या दोह जे आपल्याला अधिकारानुरूप साधेल त्याची उत्कट इच्छा अंतःकरणात बाळगणे तेथ सगळी चित्त त्यागू करणे या रिती निष्कामे पूर्णा होती उताशी ज्ञान अथवा अष्टांग योग या दोह ज्याची उत्कट इच्छा उत्पन्न होईल त्या ठिकाणी सर्व चित्तवृत्तींना अशा रीतीने अर्पण करावे कि जसे निष्काम पुरुषाने अग्नीमध्ये पूर्णाहुती द्यावी का सुकुळी ने आपुली आत्मजा सत्कुळीची दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायसी अथवा ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगल्या कुळातच दिली हा दृष्टांत राहू द्या ज्या प्रमाणे लक्ष्मी भगवंतच्या ठिकाणी अनन्य भावाने योगाच्या ठिकाणी अथवा ज्ञानाच्या ठिकाणी हे वतनदार होऊन राहणे तो दैवी संपत्तीचा तिसरा गुण होय असे श्रीकृष्णनाथ म्हणतात आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी जाली याही आरता ते नवचणे जे का आता जो कोणी संकटाने पीडित असेल तो शत्रु देखील असे नका त्याला आपल्या अनुकूलतेप्रमाणे द्रव्याने काया वाचा मनाने प्रतारणा न करता जे अर्पण करणे पत्र पुष्पछाया फळे मूळ धनंजया वाटे न चुके आली या वृक्षू अर्जुना ज्याप्रमाणे वृक्ष वाटेने पाने फुले मुळे देण्यास चुकत नाही उपयोगा जाणे त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत जे काही आपल्याला प्राप्त असेल त्या योगाने प्रसंगानुसार श्रमलेल्या जना आनंद होईल अशा प्रकारे उपयोगास येणे तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो आई किन्ह दान म्हणावायचे असे समज हे दान मोक्षरूपी ठेवा दाखवणारे अंजनच आहे हे दानाचे लक्षण पुरे आता दमाचे लक्षण आहे तरी विषयेंद्रिया मिळणी करुणी घापे वितुटणी जैसे तोडीजे खडग पाणी पारखेया तर विषयांशी इंद्रियांच्या झालेल्या एकतानतेची जी ताटातूट करून ठेवावी त्याला दम म्हणतात ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गडूळ पाण्यात निवडीचे बी घातले तर ते पाण्यातील माती तळास नेऊन स्वच्छ पाण्यास अलग करते तैसा विषय जाताचा वारा वाजो ने दिय दा ये बांधोनी प्रत्याहारा हाती बोपी त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा वारा इंद्रियांच्या द्वारात वाहु देत नाही विषयांचा व इंद्रियांचा संबंध घडू देत नाही इंद्रियांना नियमांनी जखडून प्रत्याहाराच्या हातात त्यास कायमचे देऊन टाकतो अंगवरी प्रवृत्ती पळे बाहेरी आगी सुईजे दाही हिद्वारी वैराग्याची प्रवृत्ती आज चित्तापर्यंत सर्वांचा त्याग करून साधकाला संपूर्णतया सोडून बाहेर निघून जाते व पुन्हा प्रवृत्ती उत्पन्न होऊ नये म्हणून दहाही इंद्रियांच्या दैराग्याचा अग्नि ठेवतो श्वासोच्छवासाहुनी बहुवसे व्रते आचरे खरपुसे वसंतिता रात्री दिवसे नाराणू कजया श्वासोच्छवासाहून पुष्कळ व कडक अशा व्रतांचे आचरण करतो व ती व्रते रात्रंदिवस आचरण करीत असतात ज्याला एक क्षणभरही विश्रांती सापडत नाही पैदमो ऐसा म्हणिपे तो हा जाणस्वरूपे या संक्षेपे सांगो ऐक द्या म्हणतात त्याचे हे वर सांगितल्याप्रमाणे लक्षण आहे असे समज आता यज्ञाचाही अर्थ थोडक्यात सांगतो ऐक तरी ब्राह्मण करुनिधुरे स्त्री अधिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुला लेने तर मुख्य ब्राह्मणापासून आरंभ करून तो अखेर स्त्रियाधिक शेवटापर्यंत मधील सर्वांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे काही करणे जया जे सर्वोत्तम देवता धर्म दे तेने जाला ते देश्र योग्य असे सर्वात चांगले देवधर्म वगैरे असतील त्यांचे त्याने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे अनुष्ठान करावे जयसा द्विजय कर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी की दोही सही सरोभरीपे या गो उदाहरणार्थ ब्राह्मण अध्ययनादी सहा प्रकारचे कर्मे करतो तर शूद्र त्याला नमस्कार करतो दोघांनाही सारखाच यज्ञ उत्पन्न होतो म्हणजे दोघांनाही आपापल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ केल्याचे सारखेच फळ मिळते तसे अधिकार पर यालोचे, हे यज्ञ करणे सर्वांचे परिविषय विष फळाशेचे न घापे माझे त्याप्रमाणे आपापल्या अधिकाराचा विचार करून हे सर्वांचे यज्ञ करणे आहे परंतु त्या यज्ञाचे आचरण करण्यात फेचे विष मात्र घालवू नये आणि मी करता ऐसा भावो ने दि देहाचे निद्वारे जावो ना वेदा तरी ठावो आणि देहाच्या हातून होणाऱ्या कर्माच्या कर्तेपणाचा अहंकार उत्पन्न होऊ देऊ नये पण वेदाने करावया सांगितलेल्या कर्मांच्या विधाना आपण स्वतःच ठिकाण होऊन राहावे अर्जुना एवम यज्ञ सर्वत्र जाणसाज्ञू कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगाती हर्जुना अशा प्रकारचे लक्षण असलेला व सर्वांच्या आचरणात येणारा हा यज्ञ आहे असे समज हा यज्ञ म्हणजे मोक्षाच्या वाटेवरील माहीतगार वाटाडे आहे आता चेंडू हाणी जे नवे तो हाता आणि जे की शेती बी विखुरी जे परिपिकी लक्ष आता चेंडू जमिनीवर आपटायचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरता नव्हे तर चेंडूला उशी घेऊन तो आपल्या हातात परत यावा म्हणून अथवा शेतात जे बी फेकायचे म्हणजे पेरायचे ते नुसत्या बी फेकणे नसते परंतु त्या फेकण्यात पिकावर नजर असते नातरी ठेविले देखावया आरकी जे दिखा फळे यावया सिंपी जे मूळ अथवा अंधारात ठेवलेली वस्तू दिसण्याकरता जसा दिवा हातात घ्यावा अथवा फांद्या फळे येण्याकरता ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुलांना पाणी घालावे हे बहु असो आरिसा आपण पे पुधत हे फार दे पुढत पुढती बहुअसा उपल ज्याप्रमाणे आपण आपल्याला पाहण्याकरता आरसा आवडीने वारंवार पुष्कळ स्वच्छ करावा तैसा वेद प्रतिपाद देऊ जो ईश्वरू तो होवा वया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे त्याप्रमाणे श्रुतींनी ज्याचे प्रतिपादन केले असा जो ईश्वर त्याचा साक्षात होण्याकरता श्रुतींचा नेहमी अभ्यास करणे येममंत्र आवर तबणे पवित्र पावावया तत्व पवित्र आत्मत्र पावण्याकरता द्विजानेच ते ब्रम्होकावे अथवा अभ्यास करावा इतरांनी स्तोत्रे अथवा नाममंत्र घोकावेत पार्थागा स्वाध्यावो बोली जे तो हा म्हणे देव आता तप शब्दाभिप्रावो ऐक सांगो अर्जुना स्वाध्याय म्हणून जो म्हटला जातो तो, तो हा असे देव म्हणतात आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो ऐक तरी दाने सर्व स्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुकणे इंद्रावणी जेवी तर दान म्हणजे सर्वस्व देणे दानामध्ये जो खर्च करावायचा तो व्यर्थ करावायचा म्हणजे त्याच्या फलाची आशा टाकायची ज्याप्रमाणे वनस्पती स्वतः फळून सुकते म्हणजे ती जशी फलाशा टाकून व्यर्थ जाते तसे फलाशा टाकून दान व्यर्थ करावायचे नाना धूपाचा अग्नि प्रवेशू कनकी तुकाचा नाशू पितृ पक्षू पोषिता राहास चंद्राचा जैसा अथवा धुपाचा अग्निशावर धूप नाही चंद्र जसा जसा कमी होत जातो तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जेवीरा ते तप अर्जुना त्याप्रमाणे आत्मानुभवाच्या विकासाकरता प्राण इंद्रिये व शरीर यांची जी आटणी करावायची म्हणजे प्राण व शरीर यांना आत्मप्राप्तीच्या मार्गात झिजवायचे तेच तप होय अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाणजेवी दुधी हंसे सुदली चाचू अथवा वर सांगितलेल्या तपाच्या स्वरूपापेक्षा जर काही तपाचे दुसरे स्वरूप असेल तर ते दुधामध्ये म्हणजे जलमिश्रित दुधामध्ये हंसानी जशी चोच घालावी तसे आहे म्हणजे हंस जसा दूध व पाणी आपल्या चोचीने वेगळे करतो तैसे देह जी वाचिये मिळणी जो पाणी तो विवेक अंत करणे त्याप्रमाणे जो उत्पन्न होताच देह व आत्मा यांच्या कालवा कालवीत हात घालतो व पाण्यापासून हंसाची चोच ज्याप्रमाणे दुधास अलग करते त्याप्रमाणे आत्म्याला देहापासून समजुतीने अलग करतो तो आत्मानात्म विचार आपल्या अंतकरणात सारखा जागृत ठेवाव पाहता आत्म याकडे बुद्धीचा पैसूसाकडे सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे अनात्म पदार्थात पांगलेली जी बुद्धी तिचा संकोच होणे कठीण आहे परंतु ती बुद्धी आत्म्याला पाहायला लागली असता तिचा संकोच होतो ती एकवटून अंतर्मुख होते कसे तर जागृतीमध्ये निद्रेस स्वप्न नाहीसे होते तसे तैसा आत्मपरिया लोचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा त्याप्रमाणे अर्जुना जो आत्मनात्म विचार चालू होतो तप शब्दाचा वास्तविक अभिप्राय आहे सर्व मुलांचे हित करणारे असते अथवा भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणी जसे चैतन्य सारखे असते त्याप्रमाणे प्राणीमात्रांशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा ते अर्ज होईल श्लोक दुसरा अहिंसा सत्यमधस्तिरपैशुन दयाधव चक्रोध त्या म्हणजे ज्ञेयाला गेळून ज्ञाता व ज्ञानही नाहीसे होऊन उरणारी स्थिती दोष टाकून गुण घेण्याची दृष्टी भूतमात्रांच्या ठिकाणी दया अनासक्ती मृदुता लज्जा इंद्रियांच्या क्रियेचा थंडपणा आणि जगाची अखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाण आणि जगाला सुख व्हावे म्हणून शरीराने वाचे व मनाने जे वागणे ते अहिंसेचे स्वरूप होय असे समज आता तीख खोनी हो मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेजपरी शीतळ शशांकाचे आता कमळ कळी जशी स्वभावत तीक्ष्ण असून मऊ असते कारण ती पाण्याचे भेदन करते म्हणून तिला तीक्ष्ण म्हणायचे आणि स्पर्शाला मऊ असते म्हणून तिला मऊ म्हणायचे अथवा चंद्राचे तेजस ते पण ते थंड असते नाही माघडू उपमा की जे औषध रोग्याला दाखवता क्षणीच रोगाचा नाश करेल आणि खाल्ले तर जिभेसही कडू लागणार नाही असे औषधच नाही मग त्याची उपमा कशी द्यावी तरी मऊपणे बुबुळे झगडताही घासले तरी जसे पानी तरी ते मऊपणामुळे त्याच पाण्यासंबंधी विचार करून पाहिले तर ज्याप्रमाणे ते डोंगराचा कडाही फोडते तैसे तोडा वया संदेह ती खजैसे कालोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली त्याप्रमाणे जे सत्य भाषण संशय नाही तर आणि ऐकण्याच्या पायाखाली तुडवते म्हणजे ऐकले असता ते कानाला इतके मधुर लगते कि त्याच्या पुढे इतर गोडी फिकी पडते ऐक ठाता कौतुके काना ते निघती मुखे जे साचारी वेचे निबिके ब्रह्म हि भेदी जे सत्य भाषण ऐकत असता कानालाच मुखे उत्पन्न होतात पुन्हा पुन्हा ऐकावे अशी कानाला इच्छा उत्पन्न होते आणि जे सत्यभाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते ब्रह्माचा साक्षात कर कोणाचे यथार्थ तरी खुपणे नाही कवणा फार काय सांगावे जे सत्यभाषण कोणालाही फसवू जाणत नाही व जरी ते खरे असले तरी ते कोणाला खुपत नाही ए रवी गोरी किरकाना गोड परी साचाचा परी साचा पाड आगीचे करणे उघड परी जळो ते साच बाह्य दृष्टीने पाहिले असता पार जाणे खरोखर गोड लगते। पण खऱ्या पक्षाने पाहिले असता ते अति घातकर असल्याचे दिसून येते अग्नी आपले जाळण्याचे काम खरोखर उघडपणे करतो पण तो त्याचा उघडपणा काय करावा याचा असल्या प्रकारच्या सत्यास आग लागू त्याची काही किंमत नाही का लागता महुर अर्थे बिभांडी जिव्हार ते वाचा नभे सुंदर लावची पाषण कानाने ऐकले असता गोड लगते परंतु अर्थाने जे काळजाला झोमते असे भाषण भाशन, हे भाषणच नाही तर ते भाषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारे हडळच आहे परी अहि ती कोपोनी सोप लालनी मऊ पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय परंतु मुलाच्या कल्याणाच्या बाबतीत मुलावर लटके रागावणारी व लाड करण्यात फुलासारखी मऊ अशा त्या आईचे स्वरूप जसे असते ते श्री श्रवण सुख चतुर परिणाम ते सत्य येथे त्याप्रमाणे जे ऐकल्याने सुख देण्यात वसतात जे परिणामी सत्य असते व ज्या बोलण्याने ऐकणाऱ्याच्या अंतकरणात द्वेषाधी विकार येत नाहीत त्या बोलनेस यथे सत्य है आता घाशाणी न निघे मोनी कंजी ने दी आता दगड़ लि घा अंकुरुत नहीं अथवा कंजी घुसली तरी लोनी मिलना नहीं त्वचा पाए शिरी हाले या फे न करी बसंती ही अंबरी न होती फुले सर्पाच्या कातीच्या मस्तकावर लाथ मारली असता ती जशी फडा काढत नाही अथवा वसंत ऋतू देखील आकाशात फुले येत नाही ना भस्मी वन्ही न उद्दीपे घे जेवी अथवा रंभेच्या रूपाने शुकाच्या ठिकाणी काम उत्पन्न झालंच नाही अथवा राखेमध्ये तुपानेही अग्नि प्रदीप्त होत नाही तेवीची कुमारू क्रोधे भरे तैसीया मंत्राची बीजाक्षरे तिये निमित्ते हि अपारे मिनलिया त्याप्रमाणे लहान मुलाला देखिल रागेल अशा शेलक्या शिव्या उच्चारल्या आणि तशी दुसरी आणखी कित्येक कारणे एकत्र मिळाली असता ही।, ही पाया पडता नुठी गतायू पंडूसुत तैसी न उपजे उपजविता क्रोधोर्मिगा परंतु अर्जुना ब्रह्मदेवाच्याही पाया पडल्या असता आयुष्य संपलेला पुरुष ज्याप्रमाणे उठत नाही त्याप्रमाणे क्रोध उत्पन्न होण्याची शिकस्त केली असता त्याच्या ठिकाणी क्रोधाचा विकार उत्पन्न होत नाही अक्रोधत्व ऐसे नावते ये जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया अक्रोधत्व असे ज्याला म्हणतात ते या स्थितीलाच होय असे समज असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले आता मृतिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्या जिजे जेवी वटू बीज त्यागे आता मातीचा त्याग केला असता जसा घटाचा सकारन त्याग होतो व त्याग केला असता वस्त्राचा त्याग होतो अथवा वडाच्या बीजाचा त्याग केला असता जसा वडाच्या झाडाचा त्याग होतो का त्या मात्र त्याजिजे आघ वे चिचित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ अथवा ज्याप्रमाणे सर्व भिंतींचा त्याग केला असता त्या भिंतींवरील सर्व चित्रांचा त्याग होतो अथवा झोपेचा त्याग केला असता नाना प्रकारच्या स्वप्नांच्या समुदायाचा त्याग होतो नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्यजिजती जैसे भोग धनत्यागे अथवा जलाचा त्याग केला असता जसा लाटांचा त्याग होतो अथवा वर्षा ऋतूचा त्याग केला असता जसा मेघांचा त्याग होतो अथवा द्रव्याचा त्याग केला असता भोगांचा त्याग होतो ते सांडी जे संसार अर्जुना पहा त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतीचा त्याग करून सर्व हि संसार मात्रांचा कारणासह त्याग करतात तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगु हे मानुनी सुभगू पार्थू पुसे त्याला त्याग असे नाव आहे असे यज्ञ स्वरूप श्रीकृष्ण म्हणाले त्या दैवबान अर्जुनाला हे श्रीकृष्णाचे सांगणे मान्य होऊन तो विचारू लागला आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देव म्हणती चांग अवधान दे अर्जुन म्हणाला आता महाराज मला शांतीचे लक्षण स्पष्ट करून सांग तेव्हा देव म्हणाले चांगले लक्ष देऊ तरी गिळवणी ज्ञेया ते ज्ञाना ज्ञानही मागवते हारपे निरुते ते शांती पैग अर्जुना ज्ञेयाला म्हणजे जाणावयाच्या विषयाला गिळून म्हणजे बात करून मागून ज्ञाता म्हणजे जाणणारा व ज्ञान देखील खरोखर येथे नाहीसे होते ती शांती होय जैसा प्रळयांबूचा उभडू बुडवून विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणची ज्याप्रमाणे प्रलयकाळाच्या पाण्याचा लोट विश्वाचा पसारा बुडवून आपणच आपल्या ठिकाणी घनदाट भरून असतो मग उगम ओघ सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू परिजलैक्याचा बोधू तोही हि मग नद्यांचे प्रवाह व समुद्र म्हणजे नद्या मिळण्याचे ठिकाण हा भेदाचा व्यवहार उरतच नाही इतकेच नाही परंतु उदकाच्या एक रसतेचा बोध तो तरी कोणाला आहे तैसी ज्ञेया देता मिठीव ही पडे पोटी मग उरे किरीटी शांतीचे रूप त्याप्रमाणे ज्ञातेपणाचाही लय होतो मग अर्जुना ज्ञेय व ज्ञा गेल्यावर जे काही राहते तेच शांतीचे स्वरूप हो आता कदर्थवी ती बळी करणाची आधी आपपरू शोधी आता रोग करून रोग चा जसा चांगला आपले औषधाची करत योजना करतो काची खाली रुतली गाये धडभा कड न पाहेो तिची ग्लानी होये काला भुला अथवा गाळात फसलेली गाय दृष्टीस पडल्यावर ती दूध देणारी आहे किंवा नाही हे न ना पाहता तिची दिनवाणी स्थिती पाहून त्या योगाने कासावीस होत ना, ना, ना ब्राह्मण दयावान पुरुष बुडणाऱ्या मनुष्याना त्याच वर्ण धर्म हे विचारत नाही तर तो त्याला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवणे हे जाणत कि माय वी उघडी केली एखाद्या स्त्रीला के वाचून जसा सभ्य गृहस्थ तिला पाहत नाही तैसे अज्ञान प्रमादा निंदवाचा सर्व विखी खिळीले जे त्याप्रमाणे अज्ञान उन्मत्तपणा वगैरे मुळे अथवा वाईट नशिबामुळे ही निंदपणाच्या सर्व बाबतीत जे जखडले गेलेले आहेत त्याला आपल्या अंगचे गुण देऊन त्यांना डाचत असणारी शल्ये विसरावायला लावतात अगा पुढी लाचा दोखू करून आपुली ये दिवकू तयावरी अरे अर्जुना दुसऱ्याचे दोष आपल्या दृष्टीने म्हणजे आपल्या समजुतीने शुद्ध करून मग त्याच्याकडे दृष्टी फेकावी जैसा पुजून देवो पाहिजे पेरून शेतात जाईजे तोषवनी प्रसादू घेईजे अतिथीचा ज्याप्रमाणे पुजून देव पाहावा शेतात धान्य पेरून मग शेतात जावे व अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्यावा तैसे नि गुणे पुढील उणे फेडून पाहणे तयाकडे त्याप्रमाणे आपल्या चांगलेपणाने दुसऱ्याचा कमीपणा नाही साकारून मग त्याच्याकडे पहावे वाचून न विंधी जे वरमी ना तुडवी जे अकर्मी न बोलवी जे नामी सदोषी एरवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये पापकर्मामध्ये त्या पापकर्माचे समर्थन करून कोणाला गुंतवू नये आणि ज्या नामामध्ये त्यांच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामांनी त्याला हाका मारू नये वरी कोणे उपाय पडिले ते उभे होये, ये ते च परीघा ये शिवाय वाईट स्थिती असेल तर तो ज्या कोणत्या उपायांनी चांगल्या स्थितीला येईल तेच करावेत परंतु वर्मावर घाव घालू नयेत पै उत्तमाची या साठी निच मानिजे किरीटी हे वाचोनी दिून घे पे अर्जुना निच मनुष्याला उत्तम मनुष्याच्या बरोबरचे मानावे याशिवाय आणखी आपल्या दृष्टीने कोणाचा दोष पाहू नये अगा अपैशून लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा अर्जुना हे अपैशूनचे लक्षण आहे असे तू पक्के समज व हे अपैशुन्य मुमुक्षाना मोक्षमार्गीचे सुखकर वाहन आहे आता दया ते पूर्ण चांद्रिका जायसी निबिता न कडसी चा दयाती अशी कि ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे थंडाव देत असता लहान थोर अशी निवड करत नाही तैसे दुःखिताचे शिणणे हिरता सणवपणे उत्तमाधम नेणे त्याप्रमाणे ती दया दुःखितांचे क्लेश कृपाळूपणे हरण करत असत श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असेद करणे जाणत नाही पैजी जीवनासारिखे वस्तू अंग वरी उपखे परी जाते जीवित राखे तृणाचेही जगामध्ये पाण्यासारखी वस्तू स्वतः अंगाने नाश पावते परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीवितांचे रक्षण करते तैसे पुढी लापे कळवळली येवस्वेसी दिले पे, पे थोडे त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या दुःखाने कृपेने कळवळले असता व त्यांच्या दुःख निवारणार्थ सर्व स्वासह आपल्या स्वतःला अर्पण केले तरी देखील त्यास अर्पण करणार थोडेच वाटते निम्न भरली या पाणी ढळोची नेणे ते विश्रांतातोषो निजाणे समोरे पा वाहात असलेले पाणी खड्डा अपुरा भरला तर पुढे सरकावयाचे जाणतच नाही त्याप्रमाणे पुढे आलेल्या दुःखिताला संतुष्ट करून मग ज्याचे पुढे जाणे आहे पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसे पोळे संकटे पुढील पायात काटा शिरतो व त्याच क्षणी ते दुःख अंत प्रकट होते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने जो पोळला जातो का कावो शीतळताला हे की ते डोळ्याची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावतो अथवा पायाला थंडावा मिळतो तर डोळ्यांच्या उपयोगास येतो त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतो किंबहुना तृषिता लागी पाणी आराले असे जगी तैसे दुखितांचे से सेल भागी जिने जयाचे फार काय सांगावे तहान करता जसे जगात पाणी राहिले आहे त्याप्रमाणे अत्यंत दुःखितांच्या दुःख निवार्थ ज्यांचे आयुष्य खर्ची होते तो मन्त जान दया, मी उदय जताची तया ऋणी भे हे वीरांच्या राजा अर्जुना तो पुरुष दयाची प्रत्यक्ष मूर्ती आहे असे समज व ती दया त्याच्या ठिकाणी उत्पन्न होताच मी त्याचा ऋणी होतो आता सूर्या सीजीवे अनुसरली जीवाभावाने अनुसरले असते हे खरे परंतु तो सूर्य जसा त्या कमळाच्या सुवासाला स्पर्श करत नाही का वसंताची या वाहाणी आली या वनश्रीच्या अक्षौहिणी ते न करीतुची घेणी निघाला तो अथवा वसंत ऋतूच्या ओघात वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले असता त्यांचा स्वीकार न करताच तो वसंत ऋतू निघून जातो हे असो महा सिद्धी सी लक्ष्मी न गणिते हे राहुदे अष्टमहा सिद्धी सह लक्ष्मी देखील जवळ आली तरी पण महाविष्णू जसे तिला मोजलेच नाही तैसे आि की का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मनामाजी त्याप्रमाणे इहलोकीचे व स्वर्गातले भोग हे आपल्या इच्छेचे दास झाले असता ते भोगावे हे जास्त मनातून आवडत नाही बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिला दशा ठाऊ की जाणते हे फार काय सांगावे सहज कौतुकाने सुद्धा जीव विषयांची इच्छा धरत नाही अलोलुपत्वाची म्हणजे अनासक्ततेची प्रसिद्ध अवस्था तीही आहे असे समज आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे आता मधमाशांना जसे मोहोळ सुख कर वाटते अथवा जलचरांना जल जसे जल सुखकर वाटते अथवा पक्ष्यांना जसे आकाश संचार करण्याला मोकळे असते नातरी तरी बाळकोदेशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्शे मऊ मलया अथवा आईचे प्रेम जसे हळूवार असते अथवा वसंत ऋतूतील मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा स्पर्शाला जसा मऊ असतो डोळ्या प्रियाची भेटी का पिली या कुर्मीची दिठी तैसी राहटी मवाळते डोळ्यांना प्रिय वस्तूची भेट जशी सुखकर असते अथवा कासवीची दृष्टी तिच्या पिलांना जशी सुखकर असते त्याप्रमाणे जे प्राणी मात्रांच्या ठिकाणी वागणे मऊ आणि सुखकर असते घेता सुस्वादू घे स्पर्शाला अतिमऊ तोंडात टाकला असता चांगला रुचकर आणि नाकाला वास देणाऱ्या आणि अंगाने स्वच्छ निर्मळ तो आवडे ते वढ़ा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येत कापुर की तो वाटेल तेवढा घेतला असता जर कोणालाही अपायकारक झाला नसता तर तो कापूर या मार्धवाच्या उपमेला आला असत परिमहाभूते पोटी वाहेमाणू माझी सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे जसे आकाश आपल्या पोटात वायू वगैरे महाभूतांना धारण करते परंतु त्याचप्रमाणे ते आकाश परमाणू मध्ये ही मावलेले असते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते काय सांगो ऐसे प्राणे तया नाव म्हणे मार्दव फार काय सांगू असे जे जगाच्या जीव प्राणांकरता जगणे आहे त्याचे नाव मार्धव आहे असे मी म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो आता पराजये राजा जैसा कदर थिजेजा का मानिया आता हो निस्तेज निकृष्ट असत ज्याप्रमाणे राजा पराभवामुळे लज्जेने कष्टी होतो अथवा मानी हीन हिन दशेमुळे लाजेने निस्तेज होतो नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आली हो या संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमातया अथवा चांडाळाच्या घराला चा चुकून संन्यासी आला व हे घर चांडाळाचे चा आहे असे त्यास कळले तर मग त्या उत्तम पुरुषाला जशी लाज वाटते क्षत्रिया पळवनी जाणे ते कोणसा लाजी हे लाजीरवाणे का वैधवे पाचारणे महा सती येते क्षत्रियाने रनातून पळून जाणे हे लाजीरवाणी कृत्य कोणतं क्षत्रिय सहन करेन अथवा महापतीव्रतेला वैधव्य दाखवणाऱ्या नावाने हाका मारणे कसे सहन होईल रूपवानाला हो जर कोड फुटले तर अथवा संभावित पुरुषाला जर आळाचा डाग लागला तर त्या लाजेने त्यांना प्राणावर संकट पेचल्यासारखे होते तैसे औट हातपणे झे शो हो निजिने उपजो उपजो मरणे नावा नावा त्याप्रमाणे साडेतीन हात शरीरच स्वतःला समजून जे प्रेता सारखे होऊन जगावे व वा वारंवार जन्मास येऊन मरावे तिये गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रे बोती व होऊनि असे ते लाजिरवाणे गर्भातील त्या मेदाच्या मुशीत रक्त व वीर या रसांचा ओतलेला पुतळा होऊन राहणे हे लाजीरवाणे होते हे बहु असे देहपणे नामरूपाचा अंगीकार याहून दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही ऐस आएस ऐसी या अवकाळ घे पे शरीराचा कंटाळा ते लाजपै निर्मळा निसुगा गोड अशी दुर्दशा होते म्हणून ते शरीराची शिशारी घेतात जड देहाशी तादात्म्य करून राहण्याची असते। पण निर्लज्ज पुरुषाला शरीराशी तादात करून राहण्यासिया तैसे प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती आता कळसूत्री बाहुली नाचवण्याची दोरी तुटली म्हणजे त्या बाहुलीची हालचाल बंद पडते त्याप्रमाणे प्राणांच्या जयाने कर्मेंद्रियांचे व्यापार बंद पडतात कि मावळली अथवा सूर्य मावळ्यावर जसा किरणांचा विस्तार नाहीसा होतो त्याप्रमाणे मन असता ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद पडतात एवम मन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्य वर्मे येणे होय याप्रमाणे या मन व प्राण यांचे नियमन केले म्हणजे दहाही इंद्रिये पंगू होतात अचापल्य जे म्हणतात ते या वर्माने होते